पुस्तक घामाची फुले व करुणादेवी लेखक साने गुरुजी वाचक विधवा बाई राहत होती ती गरीब होती तिला तीन मुलगे होते ते तीन मुलगे हीच तिची कायती इस्ते, तोच तिचा आधार आपली मुले मोठी होतील व आपले पांग फेडतील असे त्या कष्टावर मावलीस वाटत असे आशेने व श्रद्धेने ती त्यांना वाढवित होती लहानांचे मोठे करीत होती की चार लोकांकडे चार धंदे करी वो सर्वांचा सांभाळ करी त्या मुलांची नावे गोपाळ वामन व वा हरी अशी होती गोपाळ हा सर्वात मोठा गोपाळ खेळात किंवा अभ्यासात कशातच प्रवीण नव्हता परंतु त्याचे हृदय थोर होते जे हृदयाची थोर असतात त्यांना देव बुद्धी कमी का देतो थोर हृदय मोठे डोके क्वचितच एकत्र आढळतात गोपाळचे भाऊ वामन व वा हरी हे मात्र फार हुशार होते त्यांचे नंबर नेहमी वरती असावयाचे गुरुजी त्यांना शाबाकी द्यावयाचे वाहवाह करायचे गोपाळला शायद गुरुजी नावे ठेवी, मुलांना नावे ठेवू नयेत हे शिक्षणशास्त्रातले पहिले सूत्र परंतु ते फार थोड्या शिक्षकास माहित असते शाळेत इतर मुले ही गोपाळला चिरेल त्याची टर इतर मुले पाठीस लागतील एक परंतु प्रत्यक्ष पाठचे भाऊ ते सुद्धा गोपाळला घालून पाडून बोल व त्याच्या हृदयाला घरे पाडील एके दिवशी वर्गात गुरुजी गोपाळला म्हणाला गोप्या अरे शाळेत कशाला येतोस बैलोबा तू शुद्ध अडाणीच आहेस नुसता दगड आहेस दगड अरे दगडाचा तरी उपयोग होतो पाय खाण्या तरी लावता येतो तुझा काळीचा उपयोग नाही उगीच आईला त्रास देतोच झाला काही दु, हो, का होणार नाही गुरुजींनी गोपाळजवळ बुद्धी नाही हे पाहिले परंतु त्याच्याजवळ हृदय होते त्यांनी पाहिले होते का बुद्धी इतकेच किंबळुणा अधिक हृदयाला महत्व आहे हे गुरुजी विसरून गेले होते गोपाळचा दिनदार स्वभाव सर्वांना मदत करण्याची त्याची वृत्ती हे गुण का मोलाचे नव्हते गोपाळाला वाईट वाटले आपण जीव द्यावा असे त्याला वाटले परंतु जीव दिल्यावर आईला कोण तिचे पाय कोण चेंथरून कोण घालिल हे त्याच्या मनात आले व त्याचा विचार बदलला घरी येऊन गोपाळ आईला म्हणाला आई मी गुर्जेना आवडत नाही भावांना आवडत नाही माझा जगात काय उपयोग भूगोल माझ्या ध्यानात राहत नाही गणित मला समजत नाही देवाना मला काग बुद्धी दिली नाही बुद्धी सर्वात गुढी देणगी तीस माझ्यापासून जनकाला कोण ठेवली आई म्हणाली बा, असं कवडाला लावून घेऊ नकोस नाही आलं गणित नाही परंतु चांगलं काय व वाईट काय हे समजण्याची बुद्धी देवाने तुला दिली आहे विवेक बुद्धी तुला दिली आहे तुझं मनही किती थोर आहे गोपाळ तू गुणांचा राजा आहेस तू कोणाला आवडत नसलास तरी मला आवडतोस व देवालाही आवडशील उगी रडू नकोस आईचे असे शब्द ऐकले की गोपाळच्या अंगावर मुठभार मास्क पडल्यासारखे होईल आईच्या एका आश्वासनपर शब्दाने जगातील सारे अपमान तो विसरून जाईल पायाखाली तुडवले गेलेले सुकलेले गवत चार थेंबीत दिसते मान वर करते आईच्या शब्दांनी गोपाळचे पोळले मन तसेच टोटवीत होत असे काही दिवस हल्ल्या असे म्हणून बाकावर त्यांनी त्याला उभे केले शाळा सुटली प्रत्येक जण पाहून हसे व नाक मुरले आपले भाऊ आपल्या दुःखात वाटेकरी होतील असे गोपाळला वाटले व त्याने भावा साका मारल्या परंतु भावांनी ऐकले ना ऐकलेसे केले ते इतर मुलांबरोबर आयटीत पुणे जात होते आपल्या बुद्धीहीन भावा चालण्याची त्यास लाज वाटत होती शेवटी गोपाळच आपणहून त्यांच्याकडे धावत गेला परंतु ते पाचशे भाऊ वर्सकन त्याच्या अंगावर गेले व म्हणाले मोठा रादा झालेच दादा पण अक्कल असेल तर शपथ आमच्या बरोबर नको येऊस तुझ्यामुळं आम्हालाही मुलं चिडवितात तुझा मूर्खपणा आणि आम्हाला ओगीच त्रास तू एक पुढ तरी जा नाही तर तरी राहा गोपाळ मागे राहिला भावांचे ते कठोर विषयासारखे शब्द ऐकून त्याच्या हृदयाचे पाणी पाणी झाले तो खिन्नपणे मंद मंद पावले टाकीत चालला त्याचे डोळे पाण्याने भरून आले होते जगाने केलेल्या अपमानाचे त्याला विशेष वाटले नाही परंतु केलेला अपमान त्याला झोंबला परंतु ते भाऊ होते त्यांना क्षमा करणे हा त्याचा धर्म होता त्याने आपल्या भावांना क्षमा केली वामनु हरणासारखे उड्या मारीत घरी पुढे गेले ते आईजवळ गेले व म्हणाले आई दादाला कशाला कशा पाठवतेस त्याला आज गोजीने वाकावर उभं केलं आम्ही त्याचे भाऊ म्हणून इतर मुला असं नाव ठेवतात हो आई असा कसा गादा गा शुद्ध टोंडपा आईने एकदम मुलांच्या तोंडावर हात ठेवला व ती म्हणाली छि छि असं बोलू नये अरे तो तुमचा वडील भाऊ ना लोक बोले तर बोलून चालून लोकच मोळी परंतु तुम्हीही त्याला अशी नावं ठेवली तर त्याला कोणी धीर द्यावा कुणाकडे त्याने पाहावं कुणाकडे जावं त्याच्यावर तुम्ही प्रेम करा हो त्याला अंतर नका हो देऊ आम्हाला नाही या दौऱ्यावर प्रेम करता येईल ते म्हणाले व बाहेर खेळायला निघून गेले आई एकटी देवापाशी बसली होती गोपाळ बद्दल घेऊन ती कष्टी झाली होती तिला तिच्या इतक्या गोपाळ आला तो आईजवळ गेला जगातला एवढाच एक काय तो त्याचा आधार होता आईला मिठी मारून गोपाळ रड रड रडला आईच्या हात आपल्या हातावर घेऊन तो म्हणाला आई माझा काय बर दोष मी अभ्यास का करत नाही कितीतरी करतो पण माझ्या लक्षात राहत नाही व समजतही नाही देवाने मला शान पण दिलंच नाही अवागी आहे तुझा मुलगा आईने गोपाळच्या डोक्यावर आपल्या प्रेमाने भरलेला हात ठेवला वात्सलपूर्ण स्वराणी ती म्हणाली बा देव तुझा चांगलं करील हो गोपाळ बाहेर गेला व आई कामाला लागली आई हे परम थोर दैवत आहे हुषार मुला दक्षा मूर्ख मुलांवरच आईचे प्रेम अधिक असते शाण्यास्रुता मुलांचे कसेही होईल परंतु जो अडाणी त्याचे कसे होईल हीच आईला चिंता असते गोपाळ व त्याचे भाऊ यांचे याप्रमाणे शिक्षण चालले होते तिघे भाऊ मॅट्रिकच्या वर्गात होते गोपाळ वर्षी नापास होईल तरी त्याला वरती घालण्यात येत असे त्याला मॅट्रिकलाही पाठविण्यात आली परीक्षेचा निकाल लागला ग्वावन हरी। हे फारच चांगल्या तऱ्हेने पास झाले त्यांना शिष्यवृत्त्या मिळाल्या परंतु पास झालेल्या मुलात गोपाळचे नाव नव्हते ग्वान म यांची जो तो स्तुती करत होता भावांची स्तुती ऐकून सहृदय व निर्मसर गोपाळला आनंद होत होता आईला तो म्हणाला आई मी गावात गुळू वाटतो आईने त्याच्याजवळ गुळ दिला गोपाळ गावात सर्वांना मने। माझे भाऊ पहिले आले ते आता पुढे मोठे होते ह्या गुळ लोक गोपाळला हसत होते आई त्याला म्हणाले अरे अगदीच वेळ बंबू दिसतोस तू नापात झाला तरी गुळ काय वाटतोस घरात एका कोपऱ्यात रडत बसायचं ते सोडून भावांचंच नाव सांगण्यात खुशारकी काय मिरवितोस तुला काही लाज आहे की नाही गोपाळ शांतपणे त्यांना म्हणाला मी नाफात म्हणून काय झालं माझे भाऊ पाच झाले त्यांना स्कॉलरशिप मिळाली म्हणून साऱ्या गावाला आनंद होत आहे मग मी तर त्यांचा भाऊच आहे मला आनंद नाही का होणार माझ्या आईला आनंद झाला आहे माझ्या भावांना आनंद झाला आहे मग मी करण्यात आनंदात माझं दुःख मी कधीच विसरून गेलो माझ्या आईचं सुख माझ्या भावांचं सुख त्यातच माझं सारं सुख गोपाचं हे बोलणं ऐकून लोक आणखी मोठ्याने हसत हो म्हणत अगदी अजागळ आहे याला काही समजत नाही वामन व हरी पुढे कॉलेजात गेले हुशार होते भराभरा परीक्षा पास होत गेले पाच सहा वर्षे झाली हरी आता मुन्सफ झाला व वामन इंजिनियर झाला दोघांना सुदैवाने मोठ्या सरकारी नोकऱ्या मिळाल्या त्यांनी तिकडेच लग्न केली संसार थाटले मोठमोठ्या बंगल्यांमधून ते सुखाने राहू लागले नोकर चाकर गडी माणसे गाडी घोडा कशाची तूट नव्हती परंतु मोठ्या भावाची व वा आईची त्यांना आठवणीत होती का गोपाळ मनात म्हणे आपल्या आईला आता काही कवी पडणार नाही कशाची ददात भासणार नाही आईचं नष्टचर्य आता संपेल ती सुखानं नांदेल ती चांगली लुबडी असेल दानधर्म करील ती चयात्रा करेल आईच्या हातांना आता भांडी घासायला नको दळण दळायला नको धुण्याचा मोठा धुवायला नको परंतु जगाची रीत निराळीच असते हे गोपायला काय माहीत बायकोला पितांबर घाटी, आईचे लुब्याला सतरा गाठी हे वचन खरे असेल असे त्याला वाटत नव्हते हळूहळू सारे त्याला कळू लागले भावांनी आपले वैभव पहाव्यास आईला नेले नाही सहा सहा महिन्यात घरी बोर्डवर पत्रही पाठवित नसत कि चार पैसे धाडीत नसत गरीब बिचारा गोपाळ त्याने आता मिलमध्ये नोकरी धरली सूर्यनारायणाचे किरण पृथ्वीवर पसरू लागल व मिंडात जात व सायंकाळी पांढरे फटफटी धुवून बाहेर पडत गोपाळे आगती ख होऊन त्या काळ या बकासुराच्या घरात जाऊ लागला त्याला दहावीस रुपये मिळत तो पहाटे चार वाजता उठे स्नान संध्या व पूजा करी आईसाठी पाणी भरून ठेवी बाकरी करी व थोडी खाऊन बाकीची बरोबर बांधून घेईल सायंकाळी सहा वाजता दमुन भागून तो घरी येईल झाडलोट करी पाणी उदक पाही, रात्री जेवण झाल्यावर तो आईला भक्तीविजय वगैरे वाचून दाखवित असे आईचे पाय चेपी व आईला झोप लागली आहे असे पाहून मग तो स्वतःच अंथरुणावर पडेल परंतु त्याच्या आईला कुठली झोप यायला आधीच म्हाताऱ्या माणसांना झोप कमी त्यातून गोपाळच्या आईला किती चिंता व काळजी ती, ती डोळे मिटून स्वस्त पडेल गोपाळला वाटे की आईला झोपच लागेल गोपाळला अंथरणावर झोप लागली म्हणजे त्याची आई उठे व गोपाळजवळ जाऊन त्याच्या डोक्यावरून हात फिरवी त्याच्या कल्याण ती माउली देवाची करी, खोल करण्या डोळ्यातून रात्रीच्या शांत समयी चार टिपे काढली असे कष्टमय परंतु आईच्या सेवेने व सानिध्याने आनंदमय वाटणारे जीवन गोपाळ कंटित होता एखाद्या वेळेस गोपाळने वामन किंवा हरी यांच्याकडे जर चार पैसे मागितले तर ते लिहित तुम्हाला नाही कसला खर्च आम्हाला येथे गडी माणसं गाड्या घोडी कपडे लते मुलं बाळ किती खर्च घराचं भाडच पन्नास रुपये होतं आम्हाला पैसे पुरत नाही गडी माणसास सूरत नाही तर तुम्हाला कुठून पाठवू पंचवीस रुपये तुला मिळतात ते एका दोन जीवांना पुरत नाही तूच पाच दहा रुपये आम्हाला साठवून ठेवशील लग्न तर केलं नाहीसच आई एकदा खात असेल पाच दहा रुपयात भागत असेल अशी आलेली उत्तरं गोपा आईला दाखवित नसेल पुष्काळ वर्षांनी वामनुहरी घरी येणार होते एक बाई एक गडी कामाला लावून ठेवण्याबद्दल तेनी गोपाळला आधी कळविले होते गोपाळला आनंद झाला होता भावांच्या स्वागताची त्यांनी तयारी करून ठेवली होती दोघे भाऊ बायका मंडळीसह मुले बाळे घेऊन घरी आले आईला आनंद झाला सुनाने तिला नमस्कारही केला नाही नातवाना मात्र आजी आवडू लागली आजी त्यांना गोष्टी सांगे अंगावर नाचू देई मुलांना आजीचा लळा लागला वावानं हरी येऊन फार दिवस झाले नाही तोच त्या गावात तापाची साथ आली बायका म्हणू लागल्या चला येवकर हरी व वा वामन एकदम जाण्याची तयारी करू लागली गोपा आपल्या भावांना म्हणाला आईलाही घेऊन जा चार दिवस तिला थोडा खारे पालट होईल सारा जन्म या गावात तिनं काढला कंटाळी आहे जागे नाशिक पंढरपूर दाखवा जरा हिंडवा आणि येथे सातही आली आहे आई आजारी वगैरे पडली तर शुश्रूषा करणं कठीण जाईल मोठ्या शहरात सोयी असतात वामन व वा हरी एकमेकांच्या तोंडाकडे पाहत होते शेवटी हरी म्हणाला आईला न्यावायला हरकत नाही परंतु आईचं ते सोळं ओळ तिचं देव देव हे फार असतं मुलं तिला शिवतील त्रास देतील तिला वाटेल की कोठून इकडे आले वामन म्हणाला आणि गोपाळ एकटे आईचे तुझ्यानं होत नाही कारण तुला कोणाची जबाबदारी नको आहे मुलाबाळांचं सर्वांचा करता करता आम्हाला कोण यातायात होते आणि तुला एक आई जड झाली गोपाळ म्हणाला जड नाही रे आईची सेवा करण्यात मला आनंदच आहे परंतु तिला येथे राहून राहून कंटाळ आला असेल म्हणून म्हटलं आहात तिचे दोन मुलगे चांगले रोज जगाडी म्हणून सांगितलं आपण कुठे जावं तिच्या नसेल हरी म्हणाला तिच्या मनात काही सुद्धा येत नसेल ती हरी हरी म्हणत बसत असेल तूस तिच्या मनात भलत भलत तुला इतर बुद्धी नाही परंतु ही लावा आहे वाटत गोपाळच्या डोळ्यात पाणी आहे ही बोलणी आई ऐकतच होती आई तिथे आली व म्हणाली गोपाळ मी येथेच आहे ती बरी आहे हो तुला तरी येथे कोण आहे आणि अरे सात नि आम्हा म्हाताऱ्यांना काही सुद्धा व्हायचं नाही तरनी तडी पटकन जायची माझी नको हो काळजी वामन हरी निघाले दारात गाड्या आल्या सामान भरण्यात आले नमस्कार करून वामन व हरी गाडीत जाऊन बसले सुनानी येतो म्हणून सुद्धा सांगितले नाही मग नमस्कार करावायचे तर दूरच राहिले त्या आपली मुले बाळे घेऊन निघाल्या परंतु नातवंडे आजी आजी करू लागली आजीने घ्यावे म्हणून ती रडू लागली हात पुढे करू लागली प्रेमळ आजीचा त्यांना रडा लागला परंतु आयांना ते बघवले नाही त्यांना त्या मुलांचा राग आला आजी आजी काय आहे गप्प बसता की नाही दोन दिवस नाही आली तर काट्यांना आजी गोड वाटू लागली असे म्हणून त्यांनी आपापल्या मुलांचे हात पुसकरले, गाळगुच्चे घेतले म्हातारीला वाईट वाटले नका ग बोलू नका ग मारू मी थोडीच त्यांना इथे ठेवणार आहे असे ते म्हणाले गाड्या निघाल्या जपा सारी म्हणाले पत्र पाठवा गोपाळ म्हणाला बैल पळत गेले धूळ दिसत होती काही वेळ गोपाळ बघत होता मग तो घरात आला त्याचे डोळे ओले झाले होते गोपाळ रडू नकोस तुला मी व मला देव त्यांना तिकडे सुखी ठेव उदंड आयुष्य देव ती गोपाळच्या डोक्यावर हात फिरवीत म्हणाली गोपाळ पुन्हा पूर्वीप्रमाणे कामावर जाऊ लागला परंतु एके दिवशी सायंकाळी घरी आला तो आई निजलेली होती त्याच्या पोटात धस्त झाले आई निजलीशी त्याने घाबऱ्या घाबऱ्या विचारले काही नाही रे जरा अंग कणकण करीत आहे तसा विशेष काही नाही ती म्हणाली जेवणे झाली गोपाने आईचे पाय चेपले आईचे अंग जरा कडत लागले दुसऱ्या दिवशी तो कामावर गेला सायंकाळी घरी आला तो आई निघलेली त्याने आईच्या कपाळाला हात लावला तो कपाळ कडत कडत लागले आईला खूप ताप होता गोपाळने दोन गास खाल्ले व तो आईजवळ बसला आईचा ताप सकाळी निघाला नाही गोपाळ कामावर गेला नाही एक दिवस झाला दोन झालाय चार झाले ताप निघेना गोपाळ आता कामावर थोडाच जाणार तो रात्रंदिवस आईजवळ असेल जे उपचार त्याला करता येण्यासारखे होते ते तो करीत होता त्याचे कामगार बंधू त्याला रात्रीच्या वेळी मदत करावाय असेल आई वामनची व वा हरीची आठवण करी गोपाळने शेवटी त्यांना तार केली आले करे वामन व वा हरी लहान जगू आला का मी आता वाचणार नाही येणार आहेत का आईने विचारले आई ते आताच गेले त्यांना रज्ज कशी मिळणार गोपाळ म्हणाला परंतु तारेचं उत्तर आलं का तिने विचारले आई हल्ली तार पोचायला उशीर लागतो तो म्हणाला बर येऊ दे उत्तर ती म्हणाली वावन वरि वा यांच्याकडून 15 रुपये आली मनी ऑर्डरच्या कुपन वर येता येणार नाही आईजवळ येणे म्हणजे साथीत येणे मरणाजवळ येणे आई मातारीच होती मेळी तर सुटेल असे त्या भावास वाटले असे गोपाची आई प्राणखंठित धरून होती चार दिवस झाली आलं अरे उत्तर तारेच तिने विचारले आई ते काही येत नाही पैसे पाठवले आहेत त्यांनी तो म्हणाला बरं हो त्यांना इकडे बोलावण चूक होत खरं ना ती म्हणाली नंतर थोड्या वेळाने ती म्हणाली गोपाळ बाळ इकडे येईल गोपाळ आईच्या अगदी जवळ गेला ती म्हणाली तुझं डोकं जरा खाली कर त्याने आपले डोके खाली वाकवले त्याने आपलं तोंड आईच्या तोंडाजवळ नेले आईने प्रेम वत्सलता मंगलता यांनी भरलेला हात गोपाळच्या तोंडावरून व डोक्यावरून फिरवला मग ती म्हणाली देव माझ्या गोपाळला काही कमी पडू देणार नाही नंतर ती थांबली व पुन्हा म्हणाली माझ्या तोंडात थोडी गंगा घाल तोंडावर तुळशीचा पान ठेव गोपाल गईवरून उठला त्याने देवातील गंगा आणून आईच्या तोंडात घातली तिच्या ओठांवर तुळशीचे पान ठेवून तो गीता म्हणू लागला गीता ऐकता ऐकता गोपाळची आई देवाकडे गेली गोपाळला सारे जग शून्य झाले ज्यासाठी तो जगत होता जगला होता ते त्याच्याजवळ कठोर काळाने हिरावून नेले नदीच्या गिरावर गोपाळच्या आईच्या देहाला अग्नि देण्यात आला गोपाळ मात्र वेळा झाला तो नदीच्या तीरावर बसे व येणाऱ्या कुठं आहे माझी आई वावन मध्ये गेली का छे, ते नेणार नाही मला कंटाळून का ती कुठे गेली छे, ती मला कधीही कंटाळणार नाही मग कुठं गेली आई सांगा लवकर सांगा तो पक्ष्यांना म्हणे दाखवा माझी आई तो झाडांना म्हणे द्या माझी आई तुमच्या सारखीच ती छाया करणारी होती परंतु एके दिवशी गोपाई अदृश्य झाला कोठे गेला तो या जगात आईला शोधून ती सापडली नाही म्हणून दुसऱ्या जगात का तो शोधाव्याला गेला कोणास माहीत वारेला माहित असेल त्या नदीला माहीत असेल पलीकडल्या दरीला माहीत असेल परंतु गोपाळ पुन्हा कोणाच्या नजरेला पडला नाही एवढे मात्र खरे त्या गावचे लोक सांगतात की त्या नदी तीरावर अजूनही कधी कुठे आहे माझी आई कुठे गेली माझी आई असे शब्द कानावर येतात